स्कंद पाचवा अध्याय पाचवा बृहस्पतीचा उपदेश हा सर्व उपदेश ऐकून इंद्र म्हणाला पराभव करण्यासाठी युद्धाच्या उद्योगाशिवाय प्राप्त होत नाही निरुद्योगी पुरुषाची कोणीही प्रशंसा करीत नाही तत्वज्ञान हे यतीचे भूषण असून संतोष हे द्विजांचे भूषण आहे उद्योग आणि शत्रुवध हे अभ्युदयाची इच्छा करणाऱ्या पुरुषाचे भूषण आहे तेव्हा उद्योगाच्या योगाने विश्वरूप नमुची यांचा मी वध केला त्याचप्रमाणे ही मी या महिषासुराचा नाश करीन तू देवगुरुच माझे सैन्य आहेस वज्र हे माझे उत्कृष्ट आयुध आहे विष्णू आणि शंकर हे माझे सहाय्यकर्ते आहेत हे गुरुदेवा तू राक्षसांचा नाश करणारे मंत्रपठण कर मी आज उद्योग करतो महिषासुराकडे माझे सैन्य पाठवतो इंद्राने असे सांगितल्यावर बृहस्पती म्हणाला हे देवराज तुला युद्धापासून मी परावृत्तही करीत नाही आणि प्रवृत्तही करीत नाही कारण युद्ध करणाऱ्या पुरुषाच्या जयाची अथवा पराजयाची निश्चिती नसते भवितव्य जसे असेल असे तसेच घडेल त्यात तुझा काही दोष नाही ठरल्याप्रमाणेच सुख अथवा दुःख प्राप्त होत असते भवितव्यात काय घडेल याचे मला ज्ञान नसल्याने मला निश्चित असे काहीच सांगता येत नाही हे इंद्रा पूर्वी भार्याहरणासंबंधाने मला प्राप्त झालेले दुःख तू जाणतोच आहेस हे शत्रुनाशका शशी हा माझा मित्र आहे पण तरीही त्याने माझी भार्या हरण केली त्यामुळे सर्व सुखाचा नाश करणारे दुःख प्रत्यक्ष माझ्या घरातच मला प्राप्त झाले हे देवराजा सर्वात बुद्धिमान म्हणून माझी प्रसिद्धी आहे परंतु बलात्काराने जेव्हा चंद्राने माझी भारण केली तेव्हा माझी बुद्धी कोठे केली होती तेव्हा विचारी पुरुषांनी दैवावर श्रद्धा ठेवून उद्योगाचे सहाय्य घेऊन उपाय योजले पाहिजेत पण कार्यसिद्धी ही दैवावर अवलंबून असते अशा प्रकारचे श्री गुरुचे बोधप्रद भाषण ऐकून इंद्र ब्रह्मदेवाला शरण गेला आणि नम्रतापूर्वक म्हणाला हे सुरेश्वर महिषासूर नावाचा दैत्य स्वर्गहरण करण्यासाठी ससैन्य स्वर्गावर स्वारी करून येत आहे सर्व दानव त्याला जाऊन मिळाले आहेत ते सर्वजण युद्ध निपुण आहेत त्यामुळे माझ्या मनात भीती उत्पन्न झाली आहे मी तुला शरण आहे तू सर्वज्ञ आहेस तेव्हा तू मला सहाय्य कर त्यावर ब्रह्मदेव म्हणाला आपण सर्व देव त्वरित कैलासावर जाऊ आणि भगवान शंकराला पुढे करून महापराक्रमी विष्णूकडे जाऊ तेथे गेल्यावर सर्व देवगण एकत्र जमू देव आणि काल यांचा विचार करून युद्धाचा विचार निश्चित करू कारण बलाबलाचा विचार न करता आणि विवेकाची पर्वा न करता साहस करणारा पुरुष पराजित होत असतो ब्रह्मदेवाचे हे वचन ऐकून इंद्र आणि ब्रह्मदेव हे कैलासाकडे जाण्यास निघाले तेथे गेल्यावर त्यांनी महेश्वराची स्तुती केली प्रसन्न झालेल्या शंकराला घेऊन सर्वजण वैकुंठास गेले तेथे पोहचताच त्यांनी भगवान विष्णूंची स्तुती गायली आणि वरप्राप्तीमुळे उन्मत्त झालेल्या महिषासुरापासून निर्माण झालेल्या संकटाची भगवंताला जाणीव दिली ती हकीकत श्रवण केल्यावर भगवान विष्णू म्हणाले आपण युद्ध करू आणि त्या दुष्ट महिषासुराचा वध करू अशा प्रकारे युद्ध निश्चित करून ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना घेऊन सर्व देव आपल्या वाहनावर आरूढ झाले भगवान विष्णू गरुडावर ब्रह्मा हंसावर शंकर वृषभावर इंद्र गजावर स्कंद मोरावर आणि यम महिषावर आरूढ झाले सर्व देवसैन्य जमा होऊन महिषासुराच्या सैन्याला सामोरे गेले त्यांची गाठ पडल्यावर तुमूर युद्ध झाले त्या महायुद्धात बाण खडग भाले मुसळ कुऱ्हाडी गदा पट्टे शूल चक्र शक्ती तोमर मुदगल अतिभयंकर नांगर आणि अशा प्रकारची अनेक आयुधे वापरून दोन शत्रू पक्ष एकमेकावर तुटून पडले महाबलाढ्य यवन सेनापती चिक्षूर ह्याने गजावर आरुढ होऊन इंद्रावर पाच बाण टाकले पण इंद्राने आपले युद्ध दाखवून त्याचे पाचही बाण आपल्या बाणांनी छेदून टाकले आणि एक अर्धचंद्र बाण त्याच्या वक्षावर टाकला त्याबरोबर सेनापती चिक्षूर बेशुद्ध होऊन पडला इंद्राने याच वेळी त्याच्या गजाच्या सोंडेवर जोराचा प्रहार केला त्यामुळे सोंड छिन्नविच्छिन्न झाली आणि तो गज सैरा आपल्या सैन्याकडे पळसुटला ते दृश्य पाहून महिश क्रोधायमान झाला तो म्हणाला बिडाला उन्मत्त झालेल्या इंद्राचा आणि वरुणाचा वध करून तू त्वरेने परत येऊन मला भेट हे ऐकून महापराक्रमी बिडाल मत्त गजावर आरूढ होऊन इंद्राकडे निघाला त्याला पाहून इंद्राने रागाने सर्पतुल्य तीक्ष्ण बाण त्याच्यावर सोडले परंतु त्या बाणांचा आपल्या बाणांनी नाश करून बिडालाने शिलीमुख नावाचे बाण इंद्रावर टाकले तेव्हा इंद्राने अतिसंतप्त होऊन बिडालाचे बाण तोडून भुजंग तीक्ष्ण बाणाने बिडालावर प्रहार केला परंतु बिडालाने तेही बाण सत्वर तोडले आणि आपल्या गदेने त्याने इंद्राच्या गजावर प्रहार केला त्याबरोबर इंद्रानेही आपले वज्र झोराने बिडालाच्या गजाच्या सोंडेवर फेकले त्यामुळे बिडालाचा गज भयभीत होऊन पुन्हा आपल्याच सैन्याचा वध करीत किंचाळच सैरावया पळस उठला आपला गज रणांगणातून परत फिरल्याचे पाहून बिडाल एका सुंदर रथावर आरूढ होऊन इंद्रावर चालून आला त्याला पाहून इंद्राने महाभयंकर भुजंग तुल्य आणि तेजस्वी बाण बिडाला सोडले तेव्हा बिडालाने इंद्रावर भयंकर बाणवृष्टी केली दोघेही विजयासाठी दारुण युद्ध करीत होते आपल्यापेक्षा दैत्य महाबलाढ्य आहे हे पाहून इंद्राने जयंताला पुढे केले जयंताने निकराचा प्रयत्न करून सोडलेल्या पाच तीक्ष्ण बाणाने बिडालाच्या वक्षस्थलाचा वेध घेतला त्या बाणाच्या प्रहाराने बिडाल मूर्छित पडला बिडाला बिडाल प्रचंड जय जयकार करून रणदुंद नाद केला सर्व देवानी इंद्राची स्तुती केली गंधर्व गायन करू लागले अप्सरा सांख्यिक नृत्य करू लागल्या हा जयघोष कानावर पडताच महिषासूर संतप्त झाला त्याने ताम्र नावाच्या दैत्याला देवांशी युद्ध करण्यास पाठवले ताम्र देवांवर प्रचंड बाणवृष्टी करू लागला तेव्हा वरुण आणि यम हे त्याच्यावर चालून गेले निरनिराळ्या आयुधानी देव आणि दानव निकराने लढत होते अखेरीस यमाच्या हातातील दंडाचा ताम्राला प्रहार झाला पण त्यामुळे ताम्र रणांगणापासून किंचितही ढळला नाही उलट त्याने अत्यंत वेगाने देवांवर शरांचा वर्षाव केला त्याच्या बाणांचे प्रहार झाले त्यामुळे सर्व देव अधिकच क्रुद्ध झाले त्यांनी शिळेवर घासलेल्या अति तीक्ष्ण बाऊस पडला त्यामुळे शरीरावर सर्वत्र प्रहार झाल्यामुळे तामराला मूर्छा आली आणि तो धाडकन पडला त्यामुळे सर्व दैत्य सैन्यात हाहाकार उडाला अध्याय पाचवा समाप्त